पुस्तक भारतातील महान राष्ट्रपुरुषांच्या जीवनकथा लेखिका इंदुमती यादी वाचक विद्यापाटीत प्रकरण आठवे लढवय्या पत्रकार लोकमान्य टिळक तेवीस सात अठराशे छप्पन्न ते एक आठ एकोणीशे वीस लोकमान्य टिळक सन अठराशे केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली वृत्तपत्रातून ब्रिटिश राजवट व प्रतिपक्षावर झनझणीत टीका केली राष्ट्रजागृतीसाठी सौजनिक गणेशोत्सव व शिवाजी उत्सव यांची सुरुवात केली अँग्लो इंडियन म्हणजेच ब्रिटिशांच्या बाजूने असणाऱ्या वृत्तपत्रांना सडेतोड उत्तरे दिली जनमानसाच्या मनाची पकड घेणारे सर्व अग्रलेख ठरले वृत्तपत्रीय व इतर आजही प्रेरणादायी आहे लिखाणाचे अत्युच्च शिखर म्हणजे गीता रहस्य होय सुविचार राष्ट्राभिमान हाच बाण हाच धर्म व हेच परम कर्तव्य आजकाल पत्रकर्त्याचा व्यवसाय खूप विस्तार पावत आहे त्यासंबंधीचे प्रशिक्षणही आज मिळते बरेच विद्यार्थी हे प्रशिक्षण संपवून या व्यवसायात सहभागी होतात पण अशा पत्रकारांना प्रत्यक्ष मत स्वतंत्र किती असते व त्यांच्या कामात त्यांना योग्य मोबदला मिळतो काय हे पत्रकार एखाद्या राजकीय पक्षाने किंवा पुढाऱ्याने काढलेल्या वृत्तपत्र संस्थेत काम करतात तेथि त्या ते ते पक्षाच्या नेत्याचे समर्थन करणे व विरोधी मताच खंडन करणे हि जोरण मुख्यतः ठेवावे लागत लोकमान्य ठिकाणच्या काळातील पत्रकारता मात्र भिन्न होती लोकमान्य विद्याव्यासंग ज्ञान साधना विविध विषयात चिंतन परीक्षण व संशोधन आदी क्षेत्रात असाधारण कार्य केले तसेच वृत्तपत्र व्यवसायात अपूर्व कार्य करून त्या व्यवसायाला सन्माननीयता मिळवून दिली खऱ्या अर्थाने लोकमान्य अठराशे एक्क्याऐंशी मध्ये विष्णू शस्त्री चिपळणकरांच्या मार्गदर्शनाखाली टिळक आणि आगरकर या सहाध्यायांनी केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली लोकशिक्षण लोकजागृती करून लोकांचे अज्ञान दूर करणे व लोकांत देशभिमान प्रज्वलित करणे हेच या पत्राचे मुख्य उद्दिष्ट होते प्रथम काळात टिळक इंग्रजीत चाललेल्या मराठा पत्राचे संपादक व आगरकर मराठीत चाललेल्या केसरीचे संपादक होते पण अठराशे सत्याऐंशी मध्ये आगरकरांनी केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला त्यानंतर केसरीचे संपादक पदही टिळकांनी सांभाळले केसरीतून केवळ राजकीय लेख लिहि ले असे नाही तर सामाजिक धार्मिक शैक्षणिक आर्थिक वाङ्मयीन अशा अनेक विषयांवर माहितीपूर्ण आकर्षक असे लिखाण होत अस टिळकांच्या मराठा या पत्रामुळे महाराष्ट्राबाहेरील इतर प्रांतातसुद्धा जनजागृती घडवून आली या वृत्तपत्राद्वारे ब्रिटिश राजवट व प्रतिपक्षांवर जनझनी टीका करण्याचे सत्र ठिकाणी सतत चालू ठेवले हो त्यामुळे ब्रिटिश राजवटीचे डाओपेच लुटीचे धोरण जुलमी कायदे साम्राज्य सा, याची हिंदी जनतेला पूर्ण कल्पना आली या राजवटीविरुद्ध चळवळी उभारली पाहिजे व आपले राष्ट्र स्वतंत्र करण्यासाठी संघर्ष करणे लढणे झगडणे आपले कर्तव्य आहे अशी तीव्र इच्छा लोकात निर्माण झाली राष्ट्राभिमान हाच बाण हाच धर्म व हेच परम कर्तव्य अशी शिकवण सतत त्यांनी आपल्या लिखाणातून दिली त्यांचे केसरीचे लेख म्हणजे लोकांना सिंह हो गजनास वाटे त्यातच गणेशोत्सव शिवाजी उत्सव हे सार्वजनिकरित्या साजरे करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली त्यामुळे राष्ट्रजागृती घडून येऊन सामान्य लोकांना पचेल झेपेल अशा मार्गांचाच त्यांनी अवलंब केला त्यांच्या वृत्तपत्रीय लिखाणातून त्यांच्या व्यक्तिमत्वातील मूर्तिमंत निर्धार तेजस्विता त्याग व लढाऊ यांचा पूर्ण आविष्कार झाला राष्ट्रीय चळवळीत सामान्य लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे अशी त्यांची निष्ठा होती यावरून समाज मान्यतेबाबत पाहता टिळकांना भारतीय राजकीय संतोषाचे जनक असे ब्रिटिश म्हणत असले तरी त्यांना अखिल भारतीय कीर्ती त्यांच्या हयातीत लवकरच मिळाली व लोकमान्य हे नावाविधान प्राप्त झाले त्यांच्या लोकमान्यतेबाबत येथे एकच प्रसंग नमूद करावा वाटतो एकोणीसशे आठच्या सुमारास मुजफ्फरपूरच्या बॉम्बस्फोटानंतर टिळकांनी केसीत एक अग्रलेख लिहिला व ब्रिटीश सरकारच्या दडवशाही कृत्यावर टीका केली तो अग्रलेख म्हणजे राजद्रोही लिखाण असे ठरवून टिळकांना पकडण्यात आले अँग्लो इंडियन वृत्तपत्रे ब्रिटिशांच्या बाजूंची होती त्यांना उत्तर देण्याचे पत्रकारेचे कार्य फक्त टिळकांनी केले होते पण त्यांच्याविरुद्ध खटला भरून त्यांना सहा वर्षांच्या कारावाशाची शिक्षा फरमावून मंडालीला रवाना करण्याचा आदेश काढण्यात आला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणून मुंबईतील गिरणी कामगारांनी शिक्षेच्या प्रत्येक वर्षासाठी एक दिवस म्हणून सहा दिवस काम बंद ठेवले कामगारांच्या या निषेधाची नोंद रशियात लेणींनी लढा देतांना त्रेस जुलै एकोणीशे आठ रोजी घेतली त्यांनी लिहिली ब्रिटिशांनी भारतीय नेते टिळक यांना क्रूर शिक्षा फरमावली मुंबईमध्ये त्याविरुद्ध निदर्शने झाली आणि संप झाले टिळकांवरील या खटल्यामुळे जन आंदोलन अधिक उग्र बनू लागले सडतोडलेखन केसरी हे टिळकांचे मुखपत्र त्यातील लेख व ग्रलेख यांचा लोकांवर फार मोठा प्रभाव पडला ज्यांनी जनमानसाच्या मनाची पकड घेतली त्यांचे अग्रलेख लोकांना समजतील अशा बातमी दिलेल्या असत लोकांची दुखे अडचणी ते लेखातून रोगठोकपणे मांडीत त्यामुळे त्यांचे लेखन कधी पोकळ व शिथिल होत नसे वाचन चिंतन व वा अनुभव यामुळे त्यांचे मन संपन्न असे अग्रलेख त्यांच्या डोक्यात तयारच असे व नंतर ते भराभारतोडाने सांगत अत्यंत कुशल चिरेबंद युक्तिवाद हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते ही शिस्त त्यांच्या गणितीमनाची कमाई होती सरकारचा किंवा प्रतिपक्षाचा तेजोभंग करण्याची हातोटी त्यांच्या लेखनीत प्रकर्षाने जाणवते त्यांच्या लेखांना कृतीची अधिष्ठा नव्हते त्यामुळे त्यांच्या लेखांना असाधारण सामर्थ्य प्राप्त झाले त्यांच्या अग्रलेखांमुळे त्यांना कारावास भोगावा लागला आणि कारावासामुळे अग्रलेख अधिक सामर्थ्यशील बनले त्यांनी अग्रलेखांना दिलेली शीर्षके यथार्थ वाटतात पुनश्च हरिओम सरकारच्या डोक्या ठिकाणावर आहे काय टाइम्स ऑफ इंडियाचा बेशरमपणा अशी अनेक शीर्षके अग्रलेखाचा सा आशय सांगणारी आह मात्र लेखन कायद्याच्या चौकडीत प्रश्नदोगे झाले पाहिजे यासंबंधीत हे जागृत त्यांच्या सुबोध व सुगम लेखनाचे यश त्यांच्या ठिकाणी झालेल्या पाश्चात्य व पौर्वात्य तत्व विचारांच्या मनोज्ञसंगमात आह त्यांनी गीता शंकर भाष्य जेवढी पचविली तेवढीच मिल्ल स्पेन्सर इत्यादीचे तत्वज्ञानही पचविले होते लोकमान्यांनी आगरकर नामदार गोखले न्यायमूर्ती रानडे आदी समकालीनांवर जे मृत्यूलेख लिहिले त्यांचे वैशिष्ट्य आजही जाणवते काही समकालीनांशी त्यांचे तीव्र मतभेद झाले तरीही त्यांच्या जीवित कार्याचे मूल्यमापन त्यांनी पूर्ण न्याय देणारे असेच केले प्रत्येक समकालीन व्यक्तीचे राष्ट्राची प्रतिमा अस्मिता नैतिक उंची वाढविण्यासाठी आपले जीवन कितपत कारणी लावले हे शोधण्याचा त्यांचा सतत प्रयत्न न्यायमूर्ती रानडे यांच्या मृत्यूलेखात त्यांनी थंड झालेल्या महाराष्ट्रात नवचैतन्य आणण्यासाठी कोणत्या चळवळी उभारल्या याच वर्णन आह एक त्यांनी आगरकरांवर प्रखर टीका केली असली तरी त्यांच्यावर मृत्यू लिहीताना त्यांच्या कार्याचे महत्व त जाणून होते, होते। व आगरकरांबद्दल त्यांच्या खोलवनात जिवाळा होता हच प्रतीत होत स्पेन्सर व मॅक्स म्युलर यांच्या मृत्यूलखात त्यांच्या ज्ञानसाधनेविषयी नितांत आदर व्यक्त कलि आह एकोणीश अठरा श्री अवंतिकाबाई गोखले यांनी महात्मा गांधीचे चरित्र मराठीत लिहिले त्याला प्रस्तावना लोकमान्यने लिहिली त्यात महात्माजींच्या जीवित कार्याचे मूल्यमापन त्यांनी कलि आह महात्मा गांधींचे राजकीय जीवन एकोणीशे वीस नंतर म्हणजेच लोकमान्यांच्या मृत्यूनंतर अधिक वाढले पण त्यांच्या आत्मबलाची व चारित्र्याची महती तेव्हा जरुण महात्माजींनी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारून तो आफ्रिक यशस्वी करून दाखविला म्हणजे तो शास्त्रपूत झाला आहे अस उद्घाट टिळकांनी काढले टिळक मोठे समाज असल्यामुळे आपल्या वृत्तपत्रातून लोकांनी चांगल ग्रंथ वाचावत असे सूचित काही महत्वाच्या पुस्तकांचा परिचय वो परीक्षण त्यांनी केसरीतून केले दादाबाई नवरोजींचे पॉवरटी अँड अनब्रिटिश रुलिंग इंडिया व डिग्बी यांचे प्रॉस्परस इंडिया यांचा सविस्तर परिचय करून ही पुस्तके लोकांनी मुळातून वाचावीत असे त्यांनी सुचविले कारण भारताचे आर्थिक शोषण कसे होते हे लोकांना समजावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती वृत्तपत्री लिखाण हे सामान्यतः तत्कालिक प्रश्नावर केलेले असल्यामुळे थोड्याच काळात त्याचे महत्व नाहीसे होते टिळकांच्या निधनाला आज चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळातील वाचकांना त्यांच्या चैतन्यदायी लिखाणाची काय आस्था वाटणार पण आजचे सामाजिक राजकीय प्रश्न समजून घ्यायचे असतील तर टिळक आगरकर नानडे आदींचे लिखाण वाचले पाहिजे लिखाणाचा दर्जा श्रेष्ठ असेल तर ते नवीन काळासाठी उपयुक्त ठरते व वा कालबाह्य वाटत नाही लोकमान्य केसरीमध्ये एखाद्या प्रश्नावर अग्रलेख लिहीत त्यावेळी त्या प्रश्नाचे स्वरूप करून तो अल्पकाळात व दीर्घकाळात कसा महत्वाचा आहे याचे विवेचन करीत परकीय मनांवर बहिष्कार लिहिताना या चळवळीपासून लोकांनी स्वदेशीकडे कसे वळले पाहिजे व त्यासाठी स्वदेशी मनांची निर्मिती राष्ट्रात चालू झाली पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले तसेच परके सरकारचे जुलमी कायदे मोडणे व त्यासाठी होणारी शिक्षा बोगणे हा विचार त्यांनी मांडला महात्मा गांधींच्या निशस्त्र प्रतिकार या विचाराला सुसंगत असा मौलिक विचार त्यांनी मांडला होता लोकमन्यांचे वृत्तपत्रे लिखाण व इतर लिखाण आजही प्रेरणादायी आहे त्यांच्या लिखाणाचे अत्युच्च शिखर म्हणजे मंडाले गीता रहस्य ते लिहून भारतीय स्वातंत्र्य संग्रामासाठी त्यांनी निष्काम क्रमयुगाची तात्विक बैठक तयार केली लोकमान्यांचे लिखाण साहित्य साधनेतून निर्माण झालेली नसून झुंजा लढवयाच्या कठोर जीवनसाधनेतून निर्माण झालेले आहे